पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिरिंदकर तंत्रावी समाल वृक्षाच्या फांदीवर चिमणीचे एक जोडपे घरटे बांधून राहत होते त्यांचे दिवस सुखाने जात असता त्यांना पिले झाली एसान रानातील खट्टी उन्हाने तापल्यामुळे त्या समाल वृक्षाच्या छाये आश्रयासाठी आला मदाने उन्मत्त होऊन त्या हत्तीने घे ती फांदी आपल्या सोंडेने घंटे मोडले आणि ची पिल्ले आयुष्य शिल्लक होते म्हणून चिमणी तेवढी जिवंत राहिली पिलांच्या मरणाने अतिशय दुःखी होऊन चिमणी रडू लागली तिथे ते कारुण्यपूर्ण रडणे ऐकून काष्टुट नावाचा सुतार पक्षी तिचा मित्र होता तो तिच्या समाचारात आला आणि तिला म्हणाला चिमुन काही पिल्ले पडत येणार नाही तुमच्यासारख्या शहाण्यांनी विचार करून आपले दुःख आवरले पाहिजे दुःखाने दुःख वाढते तुम्ही अश्रू ढाळता परंतु त्याच अश्रश्रूंच्या सहांनी मृतांचे आत्मे या जगात पुन्हा बांधले जातात आणि त्यांना मोक्ष मिळत नाही म्हणून तरी तुम्ही दुःख चिमणीने मोठ्या कष्टाने आपले दुःखावरले व वती सुतार पक्षाला म्हणाली तुम्ही माझे खरे मित्र व हितचिंतक आहात ना तर मग तरी म्हणजे त्या विचाराने तरी मला माझे दुःख सहन करणे शक्य होईल संकटात जो सहाय्य करतो तोच खरा मित्र आणि विपन्न अवस्थेत फेटाळणी करतो तो शत्रू काष्टकूट म्हणाला पर जातीचा असला तरी जो संकट समायी उपयोगी पडतो तोच खरा मित्र नाही तर बाकीचे गोमाशांप्रमाणे संपत्ती आहे तोपर्यंत गोंडा घे संधाराची योग्य सल्ला देण्यात सेवकाची व सुख देण्यात पत्नीची पारख होते आता तू पाझी परामत वीणा नावाची एक माशी माझी मैत्रीण आहे तिच्या सल्ल्याप्रमाणे आपण त्या दुष्ट हत्तीचा सूड घेऊ असे म्हणून तो चिमणीस घेऊन त्या माशीकडे गेला व तिला सर्व हकीकत सांगून मदत करण्याविषयी विनंती केली संकटाच्या वेळी मदत करणारा खरा मित्र असे सांगून ती त्या दोघांना घेऊन मेघनाद नावाच्या आपल्या एका बेडूक मित्राकडे गेली व त्याला सर्व वृत्तांत सांगून मदत करण्याची विनंती केली ती सर्व हकीकत ऐकून मेघनाद म्हणाला माझा सल्ला ऐका आपण इतके प्राणी असल्यावर त्या माधुरी हत्तीची काय आई त्याचा गर्व उतरण्यासाठी मी सांगतो त्या युक्तीचा आपण अवलंब करू असे म्हणून त्याने पुढील प्रमाणे व्यवस्था करून तो हत्ती विश्रांतीसाठी झाडाखाली बसेल तेव्हा माशेने त्याच्या कानाजवळ जाऊन गोड विखा गुणगुण आवाज करावा हत्ती हे मोठे नादलूब्ध असतात त्या आवाजाने तो मोहित होऊन डोळे मिटून एक ताणतेने विणे सारखा तो आवाज ऐकू लागेल हत्तीने डोळे मिटून घेतल्यावर कापुटाने आपल्या टोचीने त्याचे डोळे फोडून त्याला आंधळा करावा उन्हाच्या वेळी मर्मस्थानावर झालेल्या जखमेमुळे त्याला तहान लागेल व तो पाणी पिण्यासाठी धडपड करू लागेल त्यावेळी मी एका खड्ड्याच्या काठी बसून डराव डराव करून तेथे येईल आणि खड्ड्यात पडून मरेल मेघनादाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपले काम योग्य रीतीने बजावल्यामुळे योजनेप्रमाणे हत्ती पावला म्हणून म्हणते की चिमणीने काठपुटाच्या सहकार्याने जसे आपले काम केले तसेच तुम्ही कराव्याला आपल्या बायकोचे म्हणणे पटले त्याने बगळा मोर हंस इत्यादी पक्षांना बोलावून म्हटले या समुद्राने आमची अंडी पळविली आहेत तेव्हा त्याच्या ते पराभवाची काहीतरी योजना शोधून काढली पाहिजे पक्षांनी आपली अशक अशक्तता व्यक्त करून म्हटले दात मोडल्यामुळे गलित झालेल्या हत्तीप्रमाणे अशक्त माणसांनी सशक्त माणसाबरोबर युद्ध करण्याचे टाळावे आपला राजा जो गरुड पक्षी त्याच्याजवळ जाऊन त्याला आपण ही हकीकत सांगू आणि या जुलमाचा सूड घेण्याची त्याला विनंती करू कारण गुणवान मित्राला विश्वासू सेवकाला आज्ञेत राहणाऱ्या पत्नीला व शक्तिवान मालकाला आपले दुःख सांगितले असता तो मनुष्य सुखी होतो असा पूर्वापारुन्याय आहे तर चला आपण गरुडाची भेट घेऊ त्याप्रमाणे ते सर्व पक्षी खिन्न मुद्रेने व डोळ्यात अश्रू आणून गरुडाकडे गेले व त्याला म्हणाले महाराज सदाचाराने समुद्राने त्यांची अंडी पळवून गेली आहे तेव्हा आता पक्षी कुराला कोणीच प्राता राहिला नाही असेच म्हणावे काय आज समुद्राने हल्ला केला तर उद्या दुसऱ्या कोणीतरी करील एकाने केलेले पाप बसतात दुसरेही त्याच मार्गाचे अनुकरण करतात लबाड लोक चोर व साहसी लोक यांचे पासून चा चा, राजे लोकांनी प्रजेला अभय दिले पाहिजे राजाला जर एक षष्टांश भाग मिळतो तर मग प्रजेच्या पापाच्या इतक्याच अंशाचा तो भागीदार नव्हे काय प्रजेच्या संतापामुळे राज व संपत्तीचाही नाश होतो ज्याला भाऊबंध नाही त्यांचा भाऊ राजा आलव्याचे डोळेही राजा फार काय तर राजा हा मायबापासारखाच असतो असे म्हणतात माळी ज्याप्रमाणे आपल्या कोवळ्या व नाजूक वेदींना जपतो त्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजेला जपले पाहिजे अंकुराची लोपासना केल्यावरच फळ मिळते गरुडाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांचे दुःख पाहून हो। त्याचा राग भडकला आणि समुद्राला शोषून टाकण्याखेरी उपायच नाही अशी त्याची खात्री झाली इतक्यात विष्णूचा दूध भगवंतांना अमरावती जायचे आहे तरी ताबडतोब चल असा निरोप घेऊन आला तो निरोप ऐकून गरुड म्हणाला माझ्यासारख्या नालायक सेवकाला भगवंतांना काय उपयोग त्यांना माझा निरोप सान ठेवा माझ्याऐवजी दुसऱ्या कोणी चांगला सेवक निवडा माझा त्यांना हा शेवटचा निरोप सान गरुडा भगवंतांना असे बोलणे योग्य नाही विष्णुधूत म्हणाला तुझा काय अपमान झाला ते तर कळू दे गरुड म्हणाला भगवंताच्या आश्रयाने राहणाऱ्या समुद्राने पिठवीची अंडी हिरावून न्यावी हे योग्य झाले काय आणि त्या समुद्राचा पराभव हो, जर करू शकत नाही तर मग मला तरी काय करायचा म्हणून शेवटचा ही हकीकत श्री विष्णूंना सांगितली ती ऐकून विष्णू स्वतःशीच म्हणाले गरुडाचा राग काढून टाकलाच पाहिजे त्याचा राग योग्यच आहे तेव्हा स्वतः जाऊन त्याचा राग काढवून त्याला पाहिजे कारण मालकावर पूर्णपणे भक्ती आणि विश्वास ठेवणाऱ्या यथायोग्य मान दिला तर ते धन्यासाठी प्राणही देतात असा विचार करून भगवान विष्णू गरुडापर्यंत आले प्रत्यक्ष भगवंतांना आपल्या घरी आलेले पाहून गरुड लाजेने खालीमान घालून साष्टांग नमस्कार करीत म्हणाला भगवंताच्या आश्रयाचा समुद्र दुरुपयोग करीत आहे माझ्या प्रदीची अंडी पडवून त्याने माझ्यावर लागेने खालीमान घालण्याची पाळी आणली आहे सेवकामुळे धन्याला कमीपणा येत असल्यास सेवकाने प्राणत्याग करावा परंतु धन्याला कमीपणा येऊ देऊ हु। नये म्हणून मी माझे तोंड तुम्हाला दाखवित नव्हतो भगवान विष्णू म्हणाले सेवकाचा अपमान हाच धन्याचा अपमान चल पृथ्वीची समुद्राकडून मिळवून देऊन मग तीला जाऊ असे म्हणून श्री विष्णूंनी समुद्रावर अग्नेस्त्र सोडले आणि ते म्हणाले ते दुरात्म्या टिटवीची अंडी परत दे नाहीतर वरणाला तयार हो त्याबरोबर समुद्राने घाबरून टिटवीची अंडी परत दिली टिटव्याने तीवीला नेऊन दिली गोष्ट संपून दमनक म्हणाला म्हणून म्हणतो मन की शत्रू बळ आजमावायाचे ते यासाठी नेहमी उद्योग उद्द करीत असावे अरे बाबा संजीवोत म्हणाला दुष्टबुद्धीचा आहे असे मी कसे म्हणू आजपर्यंत त्याचा माझा स्नेह वाढतच आहे त्याची पूर्ण कृपा माझ्यावर आहे त्याच्यामध्ये मला एकदा काही वाईट दिसले नाही तरी आत्मरक्षणासाठी त्याचा वध करायचा झाला तर त्याच्या मनात माझ्याविषयी दुष्टबुद्धी आहे हे मी कसे ओळखू त्यात काय कठीण आहे दमनक म्हणाला त्याचे रक्ताप्रमाणे दान झालेले डोळे वाकड्या भोवया आणि लवलवणारी जीभ पाहिली तर तू पक्के समज की बुद्धी आहे, नसेल, तर असे समझ, अतामी अपने कारस्थान ही संध्याकाळची वेळ योग्य आहे अरे बाबा कुलासाठी व्यक्ती गावासाठी कुल देशासाठी गाव व स्वतःच्या रक्षणासाठी पृथ्वी देखील सोडावी परंतु आत्मरक्षण करावे संकटापेक्षा पैसा पैशापेक्षा स्त्री व स्त्रीपेक्षाही आत्मरक्षण महत्वाचे आहे बलवानाला वश करून घेणे किंवा त्याचा देश सोडून जाणे हेच योग्य तू देश त्याग करून पाळून द्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न कर स्वतःच्या रक्षणाच्या वेळी कोणता मार्ग चांगला व कोणता वाईट हे पाहावं नसते प्राण वाचल्यानंतरच धर्मकर्म पैशाच्या मोहात मेल्यावर मग धनाचा काय उपयोग इतके बोलून जमनक कर्टकाकडे आला त्याला पाहून कर्टकाने विचारले काय काय केले मी बी तर योग्य रीतीने केलेले आहे आता करते तरी शहाणे लोक प्रयत्न सोडित नाही ते आपल्यावरील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न थांबवित नाहीत उद्योगी माणसाला लक्ष्मी प्राप्त होत असते दैवत संपत्ती देईल असे म्हणून शुद्ध स्वस्थ बसतात दैवाला पौरुषाने जिंकण्या प्रयत्नात अपयश आले तरी ते अपयश दोषात पद नाही अरे काय ते तरी सांग करटकाने विचारले खोटे नाटे सांगून व काय कार्यस्थान शिरवून ठेवले आहे याची सविस्तर हकीकत दमनकाने त्याला सांगितली कर्टकाला त्या दोन प्रेमळ मित्रांमध्ये फूट काढणाऱ्या त्या कारस्थानाची केळस आली तो म्हणाला आपल्या सुखाड न येणाऱ्या व्यक्तीला अकारणात फाटले तर आपण जन्म पर्यंत शिवाय तू त्यांच्या कलह लावून देण्याऐवजी त्यांचा नाश होईल असेच कृत्य केले आहे उंदराप्रमाणे तूही चांगल्या वस्तूंचा नाश करतोस परंतु चांगले घडवून आणण्याचे काम मात्र तुझ्याकडून चुकूनही होत नाही बाबारे दमोनक म्हणाला तुला मुत्सुद्दीगिरी म्हणजे काय हे अजूनही कळले नाही असे काहीतरी बोलू नकोस रोग आणि शत्रू यांचा जर नायनाट करून टाकला नाही तर ते आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही संजीवकाने आपले मंत्रिपद हिरावून उन। घेऊन आपले शत्रुत्व पत्करले आहे वाढ चालत आलेले वतन सहज शत्रूला जिंकू देणे याला पुरुषार्थ म्हणत नाही मी केवळ निस्वार्थीपणाने अभय देऊन त्याला राजाकडे नेले परंतु तो माझे मंत्रीपद बळकावून बसला साधूने सहज जरी प्रवेश दिला तरी ते नाशा म्हणून अधम लोकांना मृत्यूचा सापडा तयार करून ठेवला आहे त्याने हवाच देशत्याग करावा हृदय वज्रासारखे कठोर करून वाणीला साखरेची बोडी आणावी परंतु अपकार करणाऱ्याला कशाही अवस्थेत मोफळा सोडू नये शिवाय संजीवक मेल्यावर आम्हाला उत्तम मेजवानीही मिळेल म्हणजे सूडाचे समाधान व सचिव पद पुन्हा परत मिळून वर मिशानही मिळेल असे तीन फायदे एकाच मिळणार असून तू मला दोष देतोस तुला काय म्हणावे वनातील चतुर कोल्ह्याप्रमाणे दुसऱ्याचा नाश व स्वतःचा फायदा या दोघांचा लाभ मिळवावा हे कसे कर्टकाने विचारले दमनक म्हणाला ऐकतो